अध्याय सतरावा कालियाची कथा आणि गोपांचा दावा नलापासून बचाव राजाने विचारले नागांचे निवासस्थान रमणक द्वीप कालिया नागाने का सोडले होते एक त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता श्रीशुक म्हणाले परीक्षिता पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणाऱ्या सर्पांनी असा नियम केला होता की दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एकसा भेट म्हणून द्यायचा या नियमानुसार प्रत्येक अमावस्येला आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमंडीत उन्मत्त झालेला होता गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिल्या बळीच तो खात असे परीक्षिता हे ऐकून भगवंतांचा प्रिय पार्शद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले विषारी कालियाने पाहिले की अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावरच तुटून पडला विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते म्हणून दातांनी तो त्याला डसला त्यावेळी तो भयानक जिव्हा हलवीत होता दीर्घ फुत्कार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते भगवंतांचे वाहन असणाऱ्या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला त्याच्या पंखांच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला आणि तिथून निघून यमुनेच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण अशा या डोहामध्ये आला एके दिवशी भूकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष्य असणाऱ्या माशाला बळजबरीने पकडून खाल्ले मत्सराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाले ते पाहून सौभरीना त्यांची दया आली त्यांनी या डोहात राहणाऱ्या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला हा शाप दिला की गरुड जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल हे माझे म्हणणे खरे असेल हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहित नव्हते म्हणून गरुडाच्या भीतीमुळे तो तिथे राहू लागला आणि आता श्रीकृष्णांनी त्याला तिथूनच घालवून दिले नंतर श्रीकृष्ण दिव्यमाळा गंध वस्त्रे महामूल्य रत्न आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आल जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिय सचेतन होतात त्याप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोपगोपी उठून उभे राहिले त्यांची हृदये आनंदाने भरून आली अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले परीक्षिता श्रीकृष्णांना भेटून यशोदा रोहिणी नंद गोपी आणि गोप यांच्या जीवात जीवाला। आला त्यांचे मनोरथ सफल झाले बलरामाला भगवंतांचा प्रभाव माहीत होता श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला पर्वत वृक्ष गाई बैल वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला गोपांचा कुलगुरु ब्राह्मणांनी पत्नीसह नंदाकडून म्हटल काली याच्या तावडत्तून सुटून तुझा मुलगा परत आलिला आह ही मोठीच भाग्याची गोष्ट आह श्रीकृष्णाच्या सुटकिमित्तान तू ब्राह्मणांना दान दा ब्राह्मणांच म्हणणे ऐकून नंदांनी प्रसन्न मनान पुष्कळ सोन आणि गई ब्राह्मणांना दान केल्या भाग्यवती यशोदा सुद्धा काळाच्या झबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार आसवढ ढाळू लागली हे राजेंद्रा व्रजवासी लोक आणि गुरं त्या दिवशी अतिशय थकली होती शिवाय त्यांना तहान भूक लागलेली होती म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावरच झोपले उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला त्या आगीने झोपलेल्या व्रजवासीयांना मध्यरात्री चारूबाजून वेढून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले ते म्हणाले हे थोर श्रीकृष्णा हे अतिशय पराक्रमी बलरामा पहा पहा ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हाला जाळू पाहत आहे हे प्रभू आम्ही तुमचेच आहोत म्हणूनच या भयंकर काळरूप आगीपासून आम्हाला वाचवा तुमचे सर्वस्व सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही नाही सोडू शकत अनंत आणि अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकुळ झालेली पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली सत्रावा समाप्त